ओम श्री परमात्मने नमहा, स्री मुनया सर्वे पराम तो भगवान उवाच पण भूय प्रवक्ष्या मी ज्ञाना मुनया भगवान म्हणाले सर्व ज्ञानातील उत्तम ज्ञान पुन्हा तुला मी सांगतो हे जाणूनच सर्व मुनी या संसारातून सुटून परमश्रेष्ठ गतीला गेले आहेत इद ज्ञानमुश्रिती मम साधर्म्य साधर्म्यमागता सर्गेपी नोपज प्रलयेन व्यथनिया या ज्ञानाचा आधार घेऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले लोक सृष्टीच्या उत्पत्ती काली जन्मत नाहीत आणि काली नाशही पावत नाहीत मम यो निह ब्रम तस्म गर्भम दहाम्यह संभवसर्व भूताना तो भारत अर्जुना माझी तत्वत ब्रह्मस्वरूप असलेली मूळ प्रकृती हेच सर्व भूतांचे उत्पत्ती स्थान आहे त्या स्थानात मी माझे बीज पेरतो तेव्हा त्यापासून सर्व भूतांची उत्पत्ती सुरू होते सर्व यो निशुकौ मूर्तय संभवती तासाम ब्रमद्यो निर अहम बीज हे अर्जुना सर्व जीवकोटी मध्ये ज्या व्यक्ती उत्पन्न होतात त्यांचे उत्पत्ती स्थान व्यापक प्रकृती हेच आहे व तेथे बीज स्थापन करणारा जनक मी आहे सत्वम रजस्तम गुणा प्रकृती संभवा निबधी महाबाहो देहे हे अर्जुन सत्व रज आणि तम हे प्रकृतीपासून उत्पन्न होणारे तीन गुण निर्विकार आत्म्याला देहातबद्ध करतात श्लोक सहावा त्र सत्व प्रकाशक निर्मल प्रकाशकम नामयम सुख संगेन बध्नाती ज्ञान संगेन च हे निष्पा अर्जुन या गुणांपैकी प्रकाशक व निर्दोष असा हा सत्व निर्मल असल्यामुळं सुख आणि ज्ञान यांच्या संगाने जीवात्म्याला बद्ध करतो रजो रागात्मक तृष्णा संग तन्नी बधनाती कौतेय कर्मसंगेन देहिनम। हे अर्जुना रजोगुण हा आवड नावड रूप असून भोगेच्छेच्या आसक्तीपासून उद्भवतो असं जाण तो रजोगुण जीवात्म्याला कर्माच्या संगाने बद्ध करतो तमस्तजम विथि मोहनम सर्व देहिना प्रमादा बध्नाती भारत हे भारत सर्व लोकांना मोहात पाडणारा तमोगुण हा अज्ञानापासून उत्पन्न होणारा आहे असं जाण तो जीवात्म्याला प्रमाद म्हणजे चुकीचे कृत्य आळस आणि निद्रा इत्यादी बद्ध करतो सत्वम सुखे संजयती रज कर्मणी भारत ज्ञानमावृत्य तुतम प्रमाद्युत सत्वगुण सुखामध्ये रजोगुण कर्मामध्ये व तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमादामध्ये उत्पन्न होत रजस्तमशिभूय सत्व भवती भारत रज तमसत्व रजस्तथ हे अर्जुना रजोगुण व तमोगुण यांना पराभूत करून सत्वगुण प्रगट होतो सत्वगुण व तमोगुण यांचा मोड करून रजोगुण प्रबल होतो तसेच सत्वगुण व रजोगुण यांना जिंकून तमोगुण वृद्धी पावतो श्लोक अकरावा सर्व देश उपजायत ज्ञान यदा तदा विद्या विवृद्ध सत्व इत ज्या वेळी या देहात सर्व इंद्रियात प्रकाश म्हणजे तेजस्विता उत्पन्न होते व ज्ञान उत्पन्न होते त्यावेळी या देहात सत्व गुणाची वाढ झाली आहे असे समजावे लोभ प्रवृत्तीरारंभ कर्माणा अशम स्पृहा रजसेता विवृद्धे भरतऋषभ हे भरतश्रेष्ठ अर्जुना रजगुण वाढला असता लोभ कर्माकडे प्रवृत्ती व त्याचा आरंभ अतृप्ती म्हणजे अशांती आणि इच्छा हे विकार उत्पन्न होतात अप्रकाशो प्रवृत्तीश प्रमादो मोह एव्येता निजायते विवृद्धे कुरुनंदन हे कुरुनंदना अर्जुन तमोगुणाची वृद्धी झाली असता अज्ञान काही करू नये असे वाटणे कर्तव्यात चुका आणि मोह म्हणजेच मूढपणा हे दोष उत्पन्न होतात यदा सत्वे प्रवृद्धेत प्रलयम या अतिदेहभूत तदोत्तमविदान लोकान अमलान प्रतिपद्ये सत्वगुणाचेच प्राबल्य झाल्या देहधारी मनुष्य मृत्यू पावला असता तो उत्तम ज्ञानी लोकांच्या निर्मूल लोकात जातो रजसी प्रलयम गोवा कर्मसंगीषू जायमसी मूढ योनी मरण आले असता कर्मसक्त अशा मृत्यू लोकात त्याचा जन्म होतो आणि तमोगुणात मृत्यू पावला असता पशुआधी मूढ योनी तो जन्म पावतो श्लोक सोळावा कर्मण सुकृत स्याहु सात्विक निर्मलम फलम रजसा स्तुफल अज्ञानम तमस फलम पुण्यकर्माचा परिणाम ज्ञानमेव सात्विक असतो राजस कर्मांचा परिणाम दुःख कारक आणि तामस कर्मांचा परिणाम अज्ञान हाच असतो असं सांगितलेलं आहे सत्वात संजायते ज्ञान रजसो लोभ एवमोह तमसो भवतो ज्ञान एव सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते रजगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमो गुणापासून प्रमाद आणि मोह उत्पन्न होतात व अज्ञानही उत्पन्न होत असते ऊर्ध्व गे तिथं राजसा जघन्य गुणवृत्तीस्थ अधो गच्छन्ति तामसाह सात्विक आचरणाचे लोक वर म्हणजे उच्च देवलोकच जातात राजस आचरणाचे लोक मध्यम म्हणजे मनुष्य लोकातच राहतात आणि निकृष्ट अशा तामसी वृत्तीचे लोक अधोगतीला जातात न्यम गुणेभ्य कर्तारम यदा द्रष्टा अनुपश्य गुणभ्यच परम वेत्ती मद्भाव सोधि गती गुणांखेरीस दुसरा कोणी करता नाही असं जेव्हा द्रष्टा म्हणजे उदासीन पाहणारा पुरुष समजतो आणि तीनही गुणांच्या अत्यंत पलीकडे असलेले तत्व ओळखतो तेव्हा तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो गुणतान अतिन देह समुद्भवन जन्म मृत्यू जरा विमुक्तो मृतमश्नुते देहा सहित उत्पन्न अशा या तीन गुणांचे जो देहधारी उल्लंघन करून पलीकडे जातो तो जन्म मरण वार्धक्य इत्यादी दुःखांपासून मनाने मुक्त होऊन अमृताचा म्हणजेच मोक्षाचा उपभोग घेतो श्लोक एकविसाव अर्जुन वाच कैर्लिंग स्त्रीन गुण अनेतान अति तो किमाचार कथम चैतान स्त्रीन गुणा वर्तते। अर्जुन म्हणाला हे श्री कृष्ण या त्रिगुणांना उल्लंघून गेलेला मनुष्य कोणत्या लक्षणाने युक्त असतो त्याचे आचरण कसे असते व तो या तीन गुणांच्या पलीकडे कसा जातो श्री भगवान उवाच प्रकाशम च पांडव न द्वेष्टी संप्रवृत्ता नवृत्तानी भगवान म्हणाले अर्जुना प्रकाश म्हणजे सत्वगुण प्रवृत्ती म्हणजे रजोगुण आणि उदासी नसी नो गुणैरिल गुण आवर्त इत योवतिष्ठ तिने जो कर्मफलाविषयी उदासीन असून त्रिगुणाने विचलित होत नाही गुणच कर्मात प्रवृत्त होत आहेत असं जाणून जो स्थिर असतो चल होत नाही समदुःख सुख स्वस्थ समलोष्टीरुल्यनिंद आत्मसंस्तुती ज्याला सुख व दुःख सारखेच असते जो आपल्या ठिकाणी स्थिर असतो ज्याला दगड माती सोने हे सगळं सारखंच असतं ज्याला प्रिय व अप्रिय तसेच निंदा व आपली स्तुती ही समसमान असतात जो सदोदित धैर्यशील असतो मानापमान योस्तुल्य स्तुल्यो मित्रारी पक्षयो हो। सर्वारंभ परित्यागी गुणातीत उच्चते जो मान व अपमान या विषयी सारखाच उदासीन मित्र व शत्रू यांच्याकडे समदृष्टीने पाहणारा आणि स्वार्थी कर्मांचा प्रारंभच न करणारा असा मनुष्य असतो त्याला गुणातीत असं म्हणतात श्लोक सव्वीसा आणि भक्तीने सेवा करतो तो या तीनही गुणांच्या पहिलं पार जाऊन ब्रह्मरूपाला योग्य होतो ब्रह्मण हि प्रतिष्ठाहम अमृतस्य शाश्वत धर्मस सुख अस एकांतिक अमृतरूप व अभिकारी अशा ब्रह्माचे तसेच सनातन अशा धर्माचे व निरतिशय अत्यंतिक सुखाचे अधिष्ठान मीच आहे म्हणून ब्रह्मरूप होऊन माझी तो भक्तीने सेवा करतो ओम हर ओ तत्सी श्रीमद्भगवद्गीतासु उपनिष्सुद्यायां योगशास्त्रे श्री संवादे गुणत्रय विभाग योगो नाम चदशोध्याय